सर्वाचे विस्मरण करून रामच अकरते पणे करीत रहावे कर्म हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पहावा आपला रघुवीर परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे याला उपाय एकच जाण रघुनाथा वाचून न आवड दुजी जाण देहाचे दुःख अत्यंत भारी राम कृपेने त्याची जाणीव दूर करी मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणू की कि माझा त्राता राम अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी जे दुःख देणे आले रामाचे मनी ते सुख मानी देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे प्रपंचातील सुख दुःख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा आपण नाही म्हणू कळले जाण ज्ञानाचे दाखवावे अज्ञान दोष न पाहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे कोणास न लावा धक्का हाच नेम तुम्ही राखा एक राम सेवा अंतरी सर्वाभूती भाव धरी राम ज्याचा धनी त्याने न व्हावे दैन्यवाणी नकामागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामा पायी वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे मनी निश्चित भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू कोणाचे ज्ञान परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण त्यातच त्यास पहावे आपण सर्वकर्ता करता राम हा भाव ठेवताचित्ती भा ख विचारांची जोडेल संगती व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी मी आहे रामाचा ही जाणीव ठेवू नमनी सुखाने वर्तत जावे जनी एक चण ऐसा यावा जेणे सर्वाचे विस्मरण करून रामच आठवावा रामाविण उठे जी जी त्यासी आपण न भावे सांगाती मी रामाचा हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती वृत्ती बनविण्याचे साधन राखावे परमात्म्याचे अनुसंधान शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती संतांची जेथे वस्ती, तेथे आपली ठेवावी वृत्ती सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा परमप्राप्ती नामा मध्ये ऐसी सत्ता जेणे जोडे रघुनाथा नामा परते न मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य भगवंताला आपले होणे आवडते फार श्री राम नामी खबरदार रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथे न चाले कोणाची मात